गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय तिसरा ओवी 151 एक एक्कावन या प्रमाणे प्रलयकाळ समीप आला म्हणजे आदी अंतरहित काळ खवळतो तो, तो महाभूतांचा भोगता त्यांच्या नाशासाठी मोठा प्रबळ प्रताप आरंभतो सृष्टीमध्ये जे जे काही स्थूल आकाराचे दृश्य जात असते ते सर्व तो अव्यक्त करू लागतो ज्याप्रमाणे पेरलेले शेत पिकले म्हणजे ते आपणच उन्हाळ्यात वाळत जाते गवत वगैरे अनेक प्रकारची विजे स्वभावत पावसाळ्यात पृथ्वीवर उगवतात आणि तीच शरद ऋतूत नाना प्रकारच्या फलपुष्पांनी युक्त व अत्यंत पुष्ट होतात पण ग्रीष्म ऋतूच्या शेवटी त्यांच्या झाडांचा व फळांचा मूळचा आकार नाहीसा होऊन ती पुन्हा पृथ्वीमध्ये लीन होतात तशीच संसाराची कालगती आहे ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या पूर्वी झाडाची पाने गळू लागतात त्याचप्रमाणे ब्रम्माधिकांचाही प्रकार आहे काळ त्यांनाही आपल्या सत्तेने झोडून काढतो ज्याप्रमाणे शेतकरी वाळलेल्या सर्व शेताची मळणी करू लागतो त्याप्रमाणे काळ व्यक्त जगताला सत्वर अव्यक्त करू लागतो हे राजा तीच व्यक्त सृष्टीला अव्यक्त करण्याची स्थिती मी तुला सांगेन काळाची क्षोभ करणारी शक्ती प्रलयाच्या पूर्वी प्रकट होते नाशाचे हेतू सांगतात भुवी वर्षा या पृथ्वीवर शंभर वर्षे अत्युल ही अगदी महाभयंकर अनावृष्टी भविष्यती ज्याची उष्णता तात्काळ वाढली आहे असा सूर्य तीन लोकांप्रत्यपिशती स्वर्ग मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांना तापविल भुलो कि शंभर वर्षे पाऊस पडणार नाही त्यामुळे सूर्याची उष्णता अतिशय वाढेल व वा तो त्रैलोक्याला जाळेल काळाची दृष्टी क्षुब होतात शंभर वर्षी होते त्यामुळेच सर्व सृष्टीचा भयंकर नाश होतो पृथ्वीवर काळीही उरत नाही सर्व प्राणी मात्र मरण पावतात वने वाळून त्यांची राख होते थेंबरही पाणी मिळेनासे होते याप्रमाणे काळ सर्व लोकांना अटवतो यावेळी बारा आदित्यांचा समुदाय एकाच वेळी नवोमंडळात प्रकाशू लागतो त्यांच्या प्रखर किरणांनी सगळे त्रिभुवन संतप्त होते उष्णतेच्या ज्वाला भडकू लागतात त्यामुळे पर्वत लाहात तड़ हे राजा त्या भयंकर उष्णतेने पाताळापासून आरंभ करून जगत दहन सन जगाला जाळीत वायूना इरिता ऊर्ध्व शिखा वायूच्या प्रेरणेने ज्याच्या ज्वाला वर जातात त्याप्रमाणे संकर्षण मुखानला विश्वक वर्धते शेषाच्या मुखातील अग्नी चोहोकडे पसरतो शेषाच्या मुखापासून निघालेला अग्नी आपल्या ऊर्ध्वज्वालांनी पाताळाच्या तळापासून आरंभ करून सर्वांना जाळीत सुटतो आणि वायूच्या सहाय्याने तो सर्वत्र पसरतो त्या महाउष्णतेने सर्व पृथ्वी तापून जाते त्यामुळे सर्व शेषाचे फणा पोळते ते आपले हजारो मुखांनी विषाग्नीच्या ज्वाळांचा भडकाच ओकू लागते पाताळातून ऊर्ध्वमुख अग्निज्वाळा तिन्ही लोकांना जाळू लागतात त्यामुळे अनिवार भडका उठतो शेष अशा क्षोभामुळे आपल्या सहस्त्रमुखाने सुस्कारे टाकू लागतो त्यामुळे भयंकर वारा सुटतो तो अग्निला साह्य देतो आणि दिगंतराला जाळीत वणवाच भडकलेला दिसतो सावर्तकहा मेघगणहा प्रलय करणारा मेघांचा समुदाय हस्ती हस्ता धाराभिती सोंडासारखा प्रचंड धारा करतो। विराट सलीले लियते ब्रह्मांड त्या पाण्यात लीन होते त्यानंतर प्रलय करता मेघसमूह हत्तीच्या सोंडे एवढ्या धारांनी बिंदूने नव्हे शंभर वर्षे वृष्टी दृष्टी करतो त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असता स्वर्ग आणि पाताळ यांना कवटाळून अग्निच्या ज्वाळा भडकल्या म्हणजे त्या अति दुर्धर प्रसंगी प्रलय करणाऱ्या मेघांच्या पंक्ती क्षुब्ध होतात आता तुम्ही म्हणाल कि मेघ मोठमोठ्या थेंबानी वृष्टी करू लागत असतील तर तसे नव्हे बरे हे राजा प्रलय मेघ भयंकर गर्जना करून एक धारेने अनिवार्य इतर सामान्य पर्जनाच्या धारा जशा असतात तर मग त्यांचे काय असते म्हणून म्हणशील तो प्रसंग फार भयंकर आहे जशी मदोन्मत्त हत्तीची सोंड असते तशा धारांनी ते वृष्टी करतात आणि ती शंभर वर्षांपर्यंत एकसारखी अखंड चालते विजा आपल्या तेजाने आकाशाला जाळतात त्यामुळे भयंकर कडकडाट होऊ लागतो तो ऐकून काळाची बसते प्रलयकाळी मेघ इतके खवळतात कि त्यामुळे मेघ वर्षाव करीत असतात तेथपर्यंत पाण्याचे पूर वाढून त्या वृष्टी करणाऱ्या मेघांनाही बुडवून वर जातात त्यामुळे सर्व त्रैलोक्य जलमय होते अनिवार्य वेगाने वर्षाव करीत असता ज्यात मेघांचेही अंग लोपून जाते त्यालाच उदक, त्याला उदक्र त्या जलपुरात चंद्र सूर्या जातात अशा एक रूप समुद्रात विराटाचा देह ही विरघळतो सारांश हे राजा त्यावेळी आकारयुक्त असे काही एक उरत नाही नृप हे राजा ततः वैराज पुरुष त्यानंतर ब्रह्मांड शरीरी विराट पुरुष विराजम उत्सुज आपल्या ब्रह्मांड रूप शरीराला सोडून निरिंधन हा अग्नि इव जात काष्टे नाहीत अशा अग्नीप्रमाणे सूक्ष्मम अव्यक्तम विशते, कोणत्याही प्रकारे व्यक्त म्हणजे प्रकट न होणाऱ्या सूक्ष्म ब्रह्मात प्रविष्ट होतो स्थूल सृष्टी या उपाधीचा लय झाल्यामुळे तिच्यावर मी असा अभिमान ठेवणारा विराट पुरुष आपल्या स्थूल सृष्टीरूप शरीराचा त्याग करून कामासह सर्व ब्रास परमपदात लीन होतात इत्यादी अर्थाची ब्राह्मणासह ते सर्व इत्यादी स्मृती व अधिकारी जीव अधिकार संपेपर्यंत आपल्या अधिकारावर अवस्थित होतात इत्यादी अर्थाचा यावत अधिकार न्याय यावरून वैराज्य हिरण्य गर्भाचा तो परम भागवत असल्यामुळे मोक्षच होणे केवळ कारणात प्रवेश करणे युक्त नाही असे म्हणाल तर ते खरे आहे पण अश्वमेघादी पुण्यकर्मांनी सत्यलोकी गेलेल्या अभक्तांची पुनरावृत्ती श्रुत आहे त्यामुळे हिरण्य गर्भालाही अभक्त असल्याचं त्याचा प्रकृतीतच लय होईल व पुनरुत्पुर्ल सुद्धा येत नाही किंवा ब्रह्म कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळे तेच येथील अव्यक्त आहे हिरण्य गर्भाचा त्यात प्रवेश होत असल्यामुळे हा मोक्षच सांगितला आहे असे समजावे प्रलयकाळी जलमय झालेल्या सृष्टीत जगाचा भयंकर कल्लोडतो त्यामुळे सर्व स्थूल वृष्टी शिरघडून त्यानंतर त्या विराट शरीराचा अभिमान वैराजपुरुष काष्टाचे भस्म केल्यावर अग्निजसा आपल्या कारण रूप सामान्य तेजात लीन होतो त्याप्रमाणे अव्यक्तात लीन होतो जे ब्रम्ह लोकांमध्ये राहणारे असतात त्यांना महाप्रलयाच्या शेवटी ब्रह्मदेवासह क्रममुक्ती मिळते असे श्रुतींचे निश्चित वाक्य आहे वैराज्य पुरुषाला हिरण्यगर्भ म्हणतात तो प्रलय समयी जर अव्यक्तामध्ये लीन होऊ लागला तर ब्रह्मदेवासह सर्व ब्रम्हलोकनिवासी क्रममुक्तीला प्राप्त होतात असे सांगणाऱ्या श्रुतीची व्यवस्था कशी लागते असे कोणी विचारी म्हणून अंतरिक्ष सांगतो विदेहाने मायेची स्थिती विचारली पण त्या मायेची अशी दुर्धर शक्ती आहे की जे भगवत भक्ती करीत नाहीत त्यांना ती हिरण्य गर्भासह हो मुक्ती होऊ देत नाही ब्रह्मलोकाची लोकांची प्राप्ती जरी झाली तरी भगवत भक्ती न केल्यास मुक्ती अतिशय दुर्लभ होते कारण भक्तीपाशी मुक्ती दासी राहते अहो भगवत भजन न केल्यास स्वतः हिरण्य जर मुक्ती मिळत नाही तर मग परमार्थामध्ये इतरांच्या ज्ञानाभिमानाला कोण विचारतो ज्याला ज्या पदाचा अभिमान असतो त्याला तेच दृढ होते म्हणून तिन्ही लोकी मोक्षाला दुर्लभव आहे साक्षात शंकर आपल्या कैलास पदाचा अभिमान सोडूनच भगवतभजनात पूर्ण निष्ठा ठेवून काशी क्षेत्रातील महास्मशानात वास करतो म्हणून ब्रम्हलोकाची प्राप्ती झाल्यावर तेथेही जे ब्रम्हचिंतन रूप भगवत भक्ती करतात त्यांनाच प्रलयाचा अंती परममुक्ती मिळते आणि ब्रह्मलोक नाहीत ते पुन्हा जन्म घेतात मायची अशी दुर्धर शक्ती आहे भक्ती न केल्यास मुक्ती कुठली याच अर्थाचे ब्रह्मदेवाचे एक वचन आहे अंतरिक्ष पुढील दोन श्लोकात त्याचाच अनुवाद करीत आहे ज्ञानभिमान्यांचे पतन होते आणि भक्तांना भवबंधन कधीही बाधा करीत नाही असा या वचनांचा तुझ्या चरणकमलांचा अनादर करणारे त्वयी अस्तभावात अविशुद्ध बुद्ध तुझ्या ठिकाणी श्रद्धा न ठेवल्यामुळे बुद्धिभ्रष्ट झालेले कृच्छ मोठ्या कष्टाने श्रेष्ठ पदवीला प्राप्त होऊन तीथून खाली पडतात माधव हे लक्ष्मीपते तावकायी बद्धसौहुद्धा तुझे म्हणवणारे व तुझ्या ठिकाणी दृढ प्रीती ठेवणारे जन तथा मार्गात क्वचित न भ्रशांती आपल्या मार्गापासून तसे कधीही भ्रष्ट होत नाही प्रभो हे समर्था, त्वया अभिगुप्ता निर्भया हा ते तू रक्षिलेले निर्भय असेते जन विनायकान किपमूर्धसु विचारी विघ्नकर्त्याचे सैन्य बाळगणाऱ्याच्या मस्तकावर पाय देत फिरतात भगवतभक्ती भक्ती वाचून ज्ञानालाही मुक्ती लाभत नाही याच अर्थी ब्रह्मदेवाचे वचन दृष्टांत म्हणून सांगितले आहे जन्मामध्ये ब्राह्मण जन्म व तोही शास्त्र संपन्न जरी असला तरी भगवत भजन न केल्यास त्याला नियमाने पतन प्राप्त होते भक्तांचा सर्व भूतांमध्ये भगवतभाव असतो त्यामुळे त्यांच्या ठिकाणी विघ्नांना अवकाशच मिळत नाही त्यांचा जो अपाय हो तोच उपाय होतो कारण भक्ताला देव सदा साह्य करतो भक्ती वाचून मुक्तीचा सोस धरल्यास तो व्यर्थ प्रयत्न होतो असो हा विराटयुग विराटयुग पुरुष अव्यक्तात प्रवेश करतो त्यात त्याचा प्रवेश होताच महाभूतांचा विलास सुरू होतो भूतांचा भास होतो त्यांचा प्रकार मी तुला सांगतो तो ऐक याप्रमाणे विराट देहाचा लय सांगून महतून पृथ्वीपर्यंत त्याच्या कारणांचा उत्पत्तीचा उलट क्रमाने लय सांगतात वायुना हृत गंधा भू वायुने जिचा मुख्य गुण गंध आहे तोच हरण केला आहे ती पृथ्वी सलिलत्वाय कल्पते उदक रूपास पावते तद हृतरसम सलिलम त्या वायुनेच ज्याचा रस हा गुण आहे असे ते जल उपकल्पते, ते जो रूपास प्राप्त होते. जोती ही तु प्रलय काली नेन तमसा, ते ज तर प्रलय प्रलयकाळच्या तमाने ऋतरूप सक्त ज्योतीच्या रूप या गुणाचे हरण करून ते वायौ प्रलियते वायूच्या ठिकाणी लीन होते वायुअवकाशेन आकाशाने वायूचा हृतस्पर्श हा नभसी लियते स्पर्श हा गुण हरण केला आणि तो आकाशात लीन झाला वायू गंध रस यांचे ग्रहण करतो हे प्रसिद्धच आहे प्रलयवापूने पृथ्वीतील गंधाचे हरण केले असता तिच्यातील विशेष नष्ट झाल्यामुळे ती जलात लीन होते त्याप्रमाणे जलातील रसाचे हरण केले असता ते प्रसिद्ध आहे प्रलयकालच्या तमाने रूपाचा नाश केला असता तेज बाधून लीन होते, होते। वायूचे कारण असे जे आकाश त्याने वायूच्या स्पर्शाचे हरण केले असता तो आकाशात लीन होतो शब्दाचा कालाने नाश होतो हे प्रसिद्ध आहे कालरूपी आत्म्याने म्हणजेच ईश्वराने हरण केले असे आकाश तामस अहंकारातचय वायूचा क्षोभ करणारा जो क्रोध त्याने पृथ्वीचा गंध हरण केला असता ती विरघळून जाऊन एक जल होते त्यानंतर तो भयंकर क्षुब झालेला वायू जळातील रसाचे हरण करतो त्यामुळे जलाचा प्रलयकालच्या महातेजात लय होतो त्या तेजाच्या क्षोभाला तम म्हणजेच अंधकार वायुबळाने ग्रासून टाकतो त्याबरोबर आकाश प्रलय वायूने दाट भरून जाते त्याच्या स्पर्शाला व चपलतेला अवकाश ग्रासून सोडते त्यामुळे वायूचा शब्द गुणाला प्रलय काल सबंद गिळून टाकतो इतक्या तामस अभिमान क्षुब होतो तो आकाशाला ग्रासतो दहा इंद्रियांचा गोंधळ राजस अभिमानात शिरतो चतुष्टयाचा मेळा सात्विक अभिमानात प्रवेश करतो इंद्रियांच्या ज्या अधिष्ठातृ देवता त्याही सर्व मिळून सात्विक अहंकारात लीन होतात असे तू निश्चयाने जाण हे तीनही अहंकार त्रिगुणांसह महत्त्वात प्रवेश करतात ज्याप्रमाणे कन्या बाळंतपणास माहेरी येते त्याप्रमाणे महत्त्व मायला मिळते ज्याप्रमाणे कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली लपून ठेवते आणि मग ती स्वतः एकटीच दिसते त्याप्रमाणे कल्पांती माया एकटीच उरते याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यासाठी तीन भागांनी माया दाखवली खरोखर ती त्रिगुणात्मिका माया मिथरूपाने भासते ज्याप्रमाणे मुले खेळ खेळत असता दिवसाला रात्र झाली असे म्हणतात त्याचप्रमाणे पूर्ण स्वरूपामध्ये अज्ञ लोक मायेची त्रिविध कल्पना करतात <coughs> उत्तम मध्यम अधम असे तीन प्रकारचे लोक जागृती स्वप्न व सुशुप्ति या तीन अवस्था भूलोक स्वर्गलोक व पाताळ हे त्रिभुवन संचित क्रियमान व प्रारब्ध असे त्रिविध कर्म सत्व रज आणि तम हे तीन गुण ध्येय ध्याता ध्यान पूज्य पूजक पूज, पूजन ज्ञेय ज्ञाता कार्य आहे दृश्य द्रष्टा दर्शन कर्म करता क्रियाचरण भोग्य भोगता भोजन इत्यादी हे सर्व मायेचे कार्य आहे शब्द श्रोता श्रवण घ्रेय ग्राता, ग्राण, रस रसना रसस्वादन इत्यादी हे सर्व मायेचे कार्य आहे कर, करता चरण चाल चालणे बोल बोलणे बोलता इत्यादी हे सर्व मायेचे कार्य आहे अहम सोहम जडमूढता साधक साधन साध्य देव, परिवार देवता देह देही देहाभिमान इत्यादी सुख दुःख जडत्व वगैरे या सर्व लक्षणांनी माया विकास पावते आकाशात सर्व ठिकाणी भास होतो पण प्रमाणाने विचार करू लागले असता तेथे त्याचा लेशही नसतो त्याचप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये मायेचा मृगजल प्रत्यक्ष दिसते पण ते रखरखीत ऊन असते तशीच स्वरूपात प्रबळ माया दिसते पण ती वस्तुत निर्मूल असते ही मिथ्या माया कल्पनावशात अतिशय बलाढ्य आहे असा भास होतो म्हणून तिचा नाश करावयास जो जावे तो तिच्यामध्ये सत्यत्वाने काहीच नसते तिने नामरुपाच्या भपक्याने ब्रह्मादिकांना वेड लावले मिथ्या त्रिपुटीच्या रचनेने, तिने त्रैलोक्य उभारले असे दिसते जशी दीपाबरोबर सावली दिसावी पण तिचा नाश करू म्हटले तर ती हाती लागत नाही तशीच ही स्वरूपी मिथ्या माया आहे ती देवांना अतिशय दुर्जय आहे जशी देहाची छाया तशीच ब्रह्मातील मिथ्या माया ती कल्पनेने वृथा वाढली आहे म्हणूनच वेदशास्त्रे तिला अजया अजिंक्य म्हणतात हे राजा जेथे कल्पना वाढते तेथेच मायेचे दृढ मूळ आहे असे तू समज जो स्वतःच्या देहाविषयी निर्विकल्प आस्थाशून्य असतो त्याला या त्रिभुवनात माया कोठेच दिसत नाही जी कल्पना करते तीच मुख्य माया आहे असे तू जाण मायेचे निरूपण करताना याहून अधिक रूपक व दृष्टांत सांगावयास नकोत। हे जनका याप्रमाणे मी तुला मायेचे त्रिविधत्व मुख्य लक्षणांनी वर्णन करून सांगितले आता आणखी तुला काय ऐकण्याची इच्छा आहे मायेचे हे भयंकर वर्णन ऐकून यज्ञातील ऋत्विज व इतर सभाजन भयभीत झाले राजालाही अतिशय विस्मय वाटला मायेचे लक्षण अतिशय आश्चर्यकारक आहे ज्ञाते लोकही तिचे निवारण करू शकत नाहीत अहो जिने ब्रह्मादिकांनाही आपल्या जाळ्यात गोविले गो तेथे इतरांचा काय पाड तिने शिवावरही आपल्या कल्पनेचा अंमल बसवून त्याला जीवत्व आणले तेव्हा अशा या प्रबल मायेचे सामान्य कोणत्या उपायाने उल्लंघन करता येईल ते आपण विचारावे असा विचार करून जनक राजा मोठ्या आदराने व श्रद्धेने मायेच्या उल्लंघनाचा सर्वजना उपाय विचारू लागला हरीची माया अशी दुस्तर आहे हे ऐकून राजाला हसू आले अहो ती लटकीच असूनही देहाभिमानी पुरुषांना दृढ बद्ध करावयास तयार झाली माया अतिशय दुस्तर आहे अशी शास्त्र प्रसिद्धी आहे पण स्थूलबुद्धी भोळे भाळे भोळे लोकही अनायासान अनाया तिचे उल्लंघन करू शकतील असा उपाय मला सांगा त्यांचे मन तर त्यांच्या स्वाधीन नाही पण भवसागर तरुण जाण्याची तीव्र इच्छा आहे अशा भोळ्या भाविक जनांसाठी माया तरणाचा सुगम उपाय सांगा पूर्वी कवी महर्षींनी तन्मायया इत्यादी लोकार्थ गुरु व ब्रह्म यांची अभेदाने भक्ती केली असता मायेचे उल्लंघन करता येते असे थोडक्यात सांगितले आहे यास्तव त्या भक्तीचे लक्षण स्पष्टपणे श्रवण करण्यासाठी मी हे आपण कवीने जे पूर्वी सांगितले होते तेच माझ्या या प्रश्नाचे मुख्य कारण आहे राजाचा हा प्रश्न ऐकून अंतरिक्षाचा अतिशय बुद्धिमान कनिष्ठ भ्राता प्रबुद्ध माया तरभ उपाय त्याला सांगू लागला मुख्य मायेच्या तरणाचा उपाय पूर्ण ज्ञानीच जाणतो स्वतः ज्ञानी झाल्यावर मायेचे उल्लंघन करण्यास फार कष्ट करावे लागत नाहीत मनात विषयांचा नाद असणे हा फारच मोठा प्रतिबंध आहे जो विषयांचा त्याग करतो तो ज्ञानी होय विषयासक्त मनामध्ये वैराग्य व ज्ञान यांचा उदय कधीही होत नाही वैराग्यासाठी शास्त्रे व ज्ञानी पुरुष विषयाची अशी निंदा करतात विषय क्षणभंगूर आहेत पण अविवेकी त्यालाच परम सुख मानतात पण ते सुख ही दुःख देणार आहे स्त्रीविषयक इच्छेने मुख्य माया दुःख देते आपल्या पदरचे धन खर्चून सुखासाठी स्त्रीला आणून पाटावर बसवले पण तीच स्त्री या कामी पुरुषाला अनेक दुःखे भोगाव्यास लावते स्त्री कामना या जगातील जबरदस्त माया आहे तिच्यामुळेच प्रपंच सबळ होतो दुःख प्रबल होते मायेला बळ चढते तिच्यामुळे सर्व जगत मोहित झाले आहे स्त्रीला मोठ्या आवडीने गृहदेवता करून पाटावर बसवले असता ती प्रपंचाचा कोटी वाढवते आणि स्त्रीका काम गाठी मारून पुरुषाला दुःख सागरात लोटते जी माता नऊ महिने आपल्या उदरात वाहते तिला दूर करून मूढ स्त्रीला परम आपणतात स्त्री कामाने माया अशी समर्थ झाली आहे जी आई आपल्या तोंडातील व पोटातील घास काढून याला खाऊ घालते व बाळपणी याच्या मलमूत्रांचे सहन करते तिच्याहूनही स्त्री या जगात माया मोहाने आपली आहे स्त्रिया मिळवू लागल्यास असंख्य मिळतील पण माता त्रिभुवनात एकही एक मिळणार नाही असे जे ज्ञानी जाणतात तेही स्त्रीला परम आप्त मानतात मातेची सेवा केल्यास ऐहिक सुख व मोक्ष हे दोन्ही मिळतात आणि स्त्रीचे भजन केल्यास नरक प्राप्त होतो असे जाणणारे शास्त्रज्ञ सुद्धा स्त्रीच्या मातेची उपेक्षा याप्रमाणे राहिली आहे संज्ञानही भ्रांतीत पडले आहेत खरोखर स्त्री विषयासक्ती हीच महामाया आहे विषयांचे सुख मानून काम्य कर्म केल्यास लोक अतिदुखी होतात यास्तव काम्य कर्म दुःखदायक आहे स्त्रीच्या इच्छेने गृहावरील आसक्ती वाढून प्राणी स्वतः मरेपर्यंत सांगतो स्वच्छ पाण्याने भिंत धु लागल्यास जलाचीच निर्मलता नाहीशी होते हातही चिखलाने माखतात आणि भिंतीवरील माती गेल्यामुळे त्याही निर्बल होतात त्याचप्रमाणे विषयांच्या सुखाने ब्रह्मादिक सुखी होत नाहीत पण अशा विषयांचा जे हर्ष मानतात ते परम परममूर्ख नवत आवडीने मरे मरे तो मेहनत करू नाही कवडीची प्राप्ती होत नाही तथापि तो प्राणांत कष्ट करून कसे धन जोडतो पण याप्रमाणे मोठ्या कष्टा मिळवलेले धन महादुखाला कारण होते ते अनर्थाचे मूळ आहे स्वतःच्या नाशाला स्वतःच धाडलेले मूळ आहे द्रव्य नसले म्हणजे अनेक उपायांनी हा आपल्याला शिणवतो ते मिळाले म्हणजे त्याला त्याच्या रक्षणाची भयंकर चिंता लागते त्याच्या जीवाला अहोरात्र हृद्रोग लागतो धनलोप त्याला अविश्वासानेच नांदवतो आईबापांपासून चोरून ठेवणे स्त्री पुत्रात कलह लावणे आणि परममित्रांसही दूर सारणे हा द्रव्याचा स्वाभाविक धर्म आहे द्रव्यापाशी आधी व्याधी दुष्टबुद्धी लोभ क्रोध व परमावधीचे असत्य अतिविकल्प पाप व अतिसंताप हे दोष नित्य राहतात त्यामुळे द्रव्य सर्वत दुःखरूपच आहे दानाकडे त्याचा विनियोग केल्यास त्यापासून पुण्य लागते पण लोभ्यांना ते बळजबरीने दुःखात लोटते यास्तव हे जनका द्रव्यासारखी वाईट वस्तू या त्रिभुवनात दुसरी नाही वानराने चण्याच्या आशेने पाशा जवळ जाऊ येऊन त्याची नळी जो हातात धरावी तोच तो पाशात अडकतो त्याचप्रमाणे यांच्या अभिला नरदेहाची दुर्दशा होऊन त्याचा अधपात होतो अगोदर जीवापाड कष्ट करून सहसा द्रव्य मिळत नाही आणि जरी कदाचित मिळाले तरी लोभ्याची नीती सुटते व त्यामुळे ते त्याला अपायच करते यास्तव द्रव्यामध्ये सुख नाही हे मी तुला त्रिवार सांगतो अहो <coughs> पुष्कळ धन खर्च करून मोठ्या आवडीने घर बांधतात पण क्षणभंगुरत्वामुळे आयुष्यासह ते सर्व बुडून जाते सर्व आयुष्याचा मातेरा करून व अगणित धन खर्च करून पुत्र संपादन केला पण त्या पुत्राच्या मरण बिचारा दुःखातच बुडाला प्रपंचातील सर्व सुहृद जोवर त्यांचा स्वार्थ साधत असतो तोवरच आपण पण स्वार्थाशी विरोध येऊ लागला की ते म्हशी घोडे इत्यादी अनेक पशु संपादन करतो पण लागलाच त्यांचा नाश होतो त्यामुळे या गृहस्थाला अतिशय दुःख होते अगोदर आपला देह जर नश्वर आहे तर प्रपंच तरी सत्य कसा असेल या सर्व जगाला काळाने ग्रासीले आहे त्याने सृष्टीतील सर्व प्राण्यांना ठकवले आहे सर्व लोकांना फसवले आहे या कर्मभूमीत जो मनुष्य देह प्राप्त होतो त्याला कर्मजित कर्माने संपा दिलेला असे म्हणतात पण हा लोक जसा आहे तसा स्वर्ग नश्वर आहे कारण तोही कर्मजितच आहे मनामध्ये विषय वासना धरून या लोकी मोठे मोठे यज्ञ करतात व सांग पुण जोडतात त्या पुण्याच्या योगाने त्यांना स्वर्ग मिळतो पण स्वर्ग सुखाचा भीती, भीती असते त्यामुळे स्वर्गस्थिती सुद्धा अपायकारच आहे आपल्या पुण्याने स्वर्ग प्राप्ती होते म्हणून स्वर्गाला पुण्यजित लोक म्हणतात पण पुण्य क्षय झाले असता तेही क्षय पावतात म्हणून स्वर्गातील श्रेष्ठ देव ही क्षयारी सर्व खोटी आहे राजा स्वर्गामध्ये किती दुःख आहे ते ऐक ज्यांचे एकसारखेच पुण्य असते त्यांना समान पदाची प्राप्ती होते अर्थात त्यांची परस्पर स्पर्धा व कलह हो चालतो आपण ज्यांना उच्च स्थिती प्राप्त झालेली असते त्यांच्याविषयी चिंतात, अहरनिश द्वेष वाटतो जसे इहलोकचे इहलोक राजे राज्य स्वर्गस्थही भांडतात आणि द्वेषाने अतिशय दुःखी होतात पतनाची भीती कलह व द्वेष यांच्या ओढीने पुण्याची जोड संपते आणि बिचारे याज्ञिक चडफडत अधोमुख खाली पडतात यास्तव जे स्वर्गसुखाचा हव्यास धरतात ते केवळ पशु होत द्वेष नाश नित्यकलह, असतात एकदा नित्य भोगतात तरी त्यांच्या असे ते जाणत नाही हीच मायेची ती मोहक शक्ती आहे जसे मोलाने संपादन केले सुख वित्तासह सोडावे लागते व शेवटी अतिशय पश्चात्ताप होतो त्याप्रमाणे विषयासक्ती जशी जशी वाढते तसे तसे दुःखाचे प्रमाणही वाढत जाते व वा पारलौकिकूनकवले गेले व त्यांचे उत्तम आयुष्य फुकट गेले या कर्मभूमीमध्ये मनुष्य देहाची प्राप्ती होणे हे आपल्या पूर्व भाग्याचे सारभूत फल आहे देवही मनुष्य देहाची इच्छा करतात पण ते सुद्धा बिचारे विषयांच्या नादी लागून व्यर्थ जातात याप्रमाणे विषयाच्या सक्तीद्वारा मायेने किती जणांना ठकवले आहे याची काही गणनाच नाही म्हणून विषयाविषयी विरक्त होऊन गुरुभक्ती करावी हेच आता प्रबुद्ध पुढील श्लोकात सांगतो विषयांची क्षणभंगुरता जाणून पूर्ण ब्रह्माला प्राप्त होण्यासाठी सद्गुरुला दृढ श्रद्धेने अनन्य शरण रिघावे मी केवळ सद्गुरु वचनानेच मायेला तरुण जाईन असा माझा पूर्ण निश्चय आहे असे म्हणून सद्भावने आत्मस्वार्थ साधण्यासाठी मी तुमच्या पाया पडतो हे राजा एखाद्याला गुरु म्हणणे यातही पुष्कळ प्रकार आहेत यास्तव मी तुला गुरुची लक्षणे सांगतो एक वेदात सांगणारे गुरु असतात काही नुसते व्याख्यान देण्यात कुशल असतात कित्येक ज्योतिष ज्ञानात प्रवीण असतात पण ज्ञाते त्यांना सद्गुरू म्हणत नाही कित्येक मंत्रशास्त्रातील मंत्रांची उपासना करतात यथाविधी जप करावा असे सांगतात पण त्यामुळे इष्टप्राप्ती केव्हा होईल हे गुरुंनाही निश्चयाने सांगवत नाही व शिष्यालाही कळत नाही कित्येक प्राणायामाच्या योगाने वायु कोंडावयास लावतात काही जण ब्रतीके दाखवतात कित्येक शिष्याला हटयोगात गोवतात व कोणी मौन धरून बसतात <coughs> कित्येक ब्रह्माचे निरूपण करण्यात चतुर असतात ते तत्वाचे प्रतिपादन मोठ्या आवेशाने करतात वैराग्याचे उपपादन करण्यात अतिशय वरिष्ठ असतात ते आपल्या मोहक भाषणाने श्रोत्यांच्या मनात दोन्ही लोकांतील भोगाविषयी वैराग्य उत्पन्न करतात अहो अशा वक्त्यांचे शुद्ध ब्रह्मनिरूपण ऐकून सात्विक श्रोत्यांच्या ठाऊक नसते जसा उसाचा घराणा आपल्या तोंडातील रसाने त्याच्या खाली ठेवलेले भांडे भरतो पण त्याला आपले तोंड वारंवार चोयट्याने भरून घेऊन एक एकसारखे कर कर असा आवाज करीत भ्रमण करावे लागते या दृष्टांताप्रमाणे जो केवळ शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता असतो तो ज्ञानगुणाने आपल्या निरूपण शक्तीने लोकांचे रंजन करतो पण स्वतः मात्र कोरडाच राहून घाण्याप्रमाणे नुसती वटवट करीत असतो आपला योगक्षेम चांगला चालावा लोकांमध्ये आपली मोठी प्रतिष्ठा व्हावी एवढीच त्याची लालसा असते आपल्या शिष्यांना आत्मप्राप्ती भावी अशी मुळीच उत्कंठा नसते जसे म्हणताना म्हणावयाचे अमृत पण त्यात चवीचा लेशही नसावा त्याप्रमाणे शाब्दिक ज्ञानाची योग्यता मोठी पण स्वतःला अनुभवाच्या नावानी पूज्य अहो ज्याने स्वतः एखाद्या वस्तूची चव मुळीच घेतलेली नाही तो दुसऱ्याला त्याची गोडी कशी लावणार यास्तव जो गुरु पूर्ण अनुभवी असतो तोच सचशिष्याला सद्भावाने तारू शकतो गुरुत्वाची वार्ता या जगामध्ये अशी अनेक प्रकारची आहे पण जो शिष्याला अनुभवाची प्राप्ती करून देतो त्यालाच सद्गुरु स्वामी म्हणतात ज्याच्या वाक्याने शिष्याची मिथ्या जगदभावना तत्वत निशेष मावळते त्यालाच सद्गुरुत्व आहे असे वेद व शास्त्रे यात प्रतिपादन केलेले आहे जे मंत्रतंत्राचा उपदेश करतात तेही पूज्यत्वाने फार थोर होत पण जेथे मी पूज्य व हा पूज असा विकार राहत नाही तोच खरा सद्गुरु स्वामी होय ज्याचे ब्रह्मज्ञान शुद्ध आहे ब्रह्म ला पाहून ज्याचे मन विरून गेले आहे द्वैताचे भान मावळले आहे चारी वाणींना मौन पडले आहे सर्व इंद्रिये तटस्थ झाली आहेत परम अद्भुत वस्तू पाहून प्राण जिथल्या तेथे पांगुळला आहे देहभावाला तटस्थस्थत्व प्राप्त झाले आहे असा जो आत्मानुभवी गुरु त्याला शिष्य सद्भावाने विनवतो पण असला गुरु त्या शिष्याला का व काही समजून सांगत नाही तर तटस्थपणे अनुभवाला आले व बाध्य बाधाकनेचा भ्रम निवृत्त झाला द्वैत भावाचे कर्म थांबले जगातील विषम भाव गेला तथापि कोठेही आसक्त न होता जगात राहणे दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही असे कर्म करणे पाहून हसत असतो अन्योक्तीने परमार्थ बोलतो आणि त्यामुळे शिष्याच्या चित्ताला काही उमज न पडून तो गोंधळात पडतो जो ब्रम्हज्ञानी असे वर्तन करतो त्याची ब्रम्हस्थिती सामान्य लोकांना प्रतीत होत नाही असे वागण्यात त्याचा हा आशय असतो की आपल्या जवळ बोवासाठी लोकांची व्यर्थ गर्दी होऊ नये आता सद्गुरूची स्वाभाविक लक्षणे असतात ती मी तुला सांगतो ती ऐकून तुझे अंतकरण सद्भावाने सुखी होईल जो दिनावर शरीर वाणी व मन यांनी अतिशय कृपा करतो शिष्याची संसार बंधने तोडतो अहंकाराची ठाणी उडव उठवतो शब्द ज्ञानामध्ये पारंगत असतो ब्रह्मानंदाने सदा डुल्लत असतो शिष्याला आत्मभावाने अधिकाराप्रमाणे बोध करण्यास समर्थ असतो ज्याचा जसा भाव असतो तशीच त्याला प्रती आणून देतो तथापि गुरुत्वाचा अहंभाव अणुमात्रही धरत नाही शिष्यापासून सेवा करून घेण्याची कल्पना कधी स्वप्नातही त्याच्या चित्तात उद्भवत नाही उलट स्वतः शिष्याची सेवा करणे व आपल्या शिष्याला पूज्यत्वाने पाहणे हा सद्गुरूचा स्वभावच आहे शिष्याला पुत्रासमान मानणे पाहणे